वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग, सहासष्टावा शुभप्रभात झाल्यावर आणखीके आटपवून राजाने महात्म्या विश्वामित्रांना रामलक्ष्मणांसह बोलावले शास्त्रानुसार विश्वामित्रांचा आणि दोघा राज रघुवंशजांचा सत्कार करून तो म्हणाला भगवान आपले स्वागत असो मी आपले कोणते काम करू झालं आपण आज्ञा करावी आणि मी ती पाळावी असेच आपले संबंध आहेत असे महात्म्या जनकाने म्हटल्यावर मुनी मुनिश्रेष्ठ उत्तरले, हे दोन क्षत्रिय लोकात प्रसिद्ध असलेले दशरथाचे पुत्र आहेत तुझ्याकडे फार काळापासून असलेले श्रेष्ठ धनुष्य पाहण्याची त्यांची इच्छा आहे ते त्यांना कृपा करून दाखव ते धनुष्य पाहिले म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होईल आणि मनाला येईल तेव्हा ते परत जातील असे म्हटल्यानंतर जनक महामुनिंना म्हणाला हे धनुष्य या ठिकाणी बराच काळपर्यंत का आहे का ते ऐकावे निमी राजाचा वडील मुलगा देवरात नावाचा राजा, देवर राजा होऊन गेला भगवान त्या महात्म्याच्या हाती हा न्यास म्हणजे विश्वास्त बसतो म्हणून सोपवला गेला होता पूर्वे दक्षयज्ञाच्या वेळी झालेल्या हत्याप्रसंगी बलसंपन्न रुद्र हे धनुष्य ताणून देवानं रागाने पण सहज बोलावेत असे बोला देव हो ज्या अर्थी मी माझा यज्ञातला भाग घेण्यासाठी म्हणून आलो असता माझ्या भागाचा विचारही करण्यात आला नाही त्या अर्थी तुमची श्रेष्ठ मस्तके मी या धनुष्याने तोडून टाकतो मुनिश्रेष्ठा या रुद्राच्या भाषणाने सगळे देव घाबरून गेले आणि त्यांनी महादेवाचा अनुनय केला तेव्हा शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाला प्रसन्न होऊन त्याने त्या महात्म्यांना ते, ते धनुष्य दिले ते ते हे महादेवाचे धनुष्यरत्न आहे त्यावेळी आमच्या पूर्वज रा राजाच्या हाती ते न्यास म्हणून ठेवण्यात आले एकदा मी शेतजमीन नांगरत असताना त्या नांगराला लागून एक मुलगी वर आली शेत करीत असताना लाभली म्हणून तिला सीता नाव ठेवले भूमीतून वर आलेली ती मुलगी माझीच म्हणून मी वाढवली ही योनिविरहित जन्माला रे तिला जो कोणी पराक्रम करून दाखविल त्याला ती द्यायची असे मी ठरवले भूमीतून वर येऊन माझी पुत्री म्हणून वाढत असलेल्या मुलीला हे मुनीश्रेष्ठा अनेक राजांनी येऊन मागणी घातली या सर्व मागणीच घालणाऱ्या राजांना मी सांगितले की वीर्य शुल्का म्हणजे पराक्रमाच्या बदल्यात द्यायची अशी ही मुलगी असल्यामुळे ती मी तुम्हाला देणार नाही तेव्हा सर्व राजे एकत्र आले आणि मिथिलेला येऊन त्यांनी पराक्रम म्हणजे काय अशी विचारणा केली त्यांना मी हे शैवधनुष्य आण आणून दाखवले ते कोणी ते हे धनुष्य हाती घेऊ शकले नाहीत नव्हे त्यांना ते पेललेही नाही बळ सांगणारे राजांचे अल्पबळ जाणून हे महामने मी त्याला नाकारले मग काय झाले ते हे तपोसन आपण ऐका ते राजे अतिशय क्रुद्ध झाले त्यांच्या बळाविषयी संशय घेतला म्हणून सर्वांनी मिथिलेची नातेबंदी केली आपला अपमान झाला असे त्या राजाने वाटून अत्यंत रोषाने संतप्त होऊन त्याने मिथिला नगरीला त्रास द्यायला सुरुवात केली एक पुरे वर्ष झाले आणि चरित्रार्थाची सर्व साधने संपली त्यामुळे मी अत्यंत दुखी झालो मग मी सर्व देवगणांची आराधना केली तेव्हा देवाने संतुष्ट होऊन मला चतुरंग सैन्य दिले त्या सैन्याच्या योगाने दाणादाण होऊन सगळे पापीराजे अमात्यांसह जिकडे तिकडे पळून गेले ज्यांच्या वीर्याविषयी संशय घेतला ते निवेर्य ठरले असे ते अत्यंत तेजस्वी धनुष्य राम लक्ष्मणांनाही मी दाखवतो हे मुनिवर जर राम या धनुष्याला दूरी लावेल तर माझी विलक्षणरित्याने जन्माला आलेली मुलगी सीता या दाशर्थीला मी देईन बालकांडाचा सहासष्टावासर्ग समाप्त होतो <coughs>